पुस्तक मंगलप्रभात लेखक महात्मा गांधी वाचक विद्या पाटील प्रकरण दुसरे अहिंसा तारीख एकोणतीस सात एकोणीसशे तीस मंगल प्रभात सत्याचा अहिंसेचा मार्ग जितका सरळ तितकाच बिकट आहे तरवरीच्या धारेवर चालण्यासारखा आहे डोंबारीच्या दोरीवरून सरळ नजर ठेवून चालत जातो त्या दोरीपेक्षाही सत्य अहिंसेची दोरी, दोरी बारीक आहे जराशी गफलत झाली की आपण खाली कोसळलोच प्रतिक क्षणी साधना केल्यानेच त्याचे दर्शन घडणार पण सत्याचे संपूर्ण दर्शन या देही अशक्य आहे त्याची फक्त कल्पनाच करता येणार क्षणभंगूर देहामार्फत शाश्वत धर्माचा साक्षात्कार होणे अशक्य होय अर्थात अखेरीश श्रद्धेचा आश्रय हा करावाच लागतो यावरूनच जिज्ञासूने अहिसेचा शोध लावला माझ्या मार्गात ज्या अडचणी येतील त्या मी सहन कराव्या की त्यांच्या निमित्ताने जे जे नष्ट करावे लागेल ते करीत जावे व आपला मार्ग कापीत जावा असा प्रश्न जिज्ञासूच्या पुढे उभारायला नाश करीत गेल्यास आपण मार्ग कापीत नाही तर होतो तेथेच राहतो असे त्याला कळून आले संकटे सहन करीत गेला तरी त्याची प्रगती होते पहिले नाश करताक्षणीस त्याला आढळून आले की आपण ज्या सत्याचा शोध करीत आहोत ते सत्य बाहेर नसून अंतरातच आहे अर्थात तो जसजसा नाश करीत जाईल तसतसा मागे पडत जाणार सत्य बाजूला पडत जाणार आपल्याला चोर उपद्रव देतात त्यांचे निवारण करण्यासाठी त्यांचे पारिपात्य केले तेवढ्या क्षणापुरते ते पळून तर गेले खरे पण दुसऱ्या ठिकाणी त्यांनी दरोडा घातला पण दुसरे ठिकाण झाले तरी आपलेच याचा अर्थ असा की आपण अंधाऱ्या गल्लीत येऊन सापडलो चोराचा उपद्रव वाढतच चालला कारण तो चोरी आपला धंदाच करून बसला आपल्या लक्षात आले की यापेक्षा चोराचा उपद्रव सहन करून घ्यावा तर बरे तसे केल्याने चोराचा समज येईल एवढे सहन केल्याने आपल्या लक्षात आले की चोर झाले तरी आपले निराळे नाहीत आपले तर सर्वज आपतेष्ट आहेत मित्र आहेत त्यांचे परिपत्य कसले करावयाचे पण उपद्रव सहन करीत गेलो म्हणजे भागेल असे नाही त्यापासून भॅडपणा उद्भवण्याचा संभव आहे यावरून आपले आणखी विशेष कर्तव्य आपल्याला दिसून आले चोर हे जर आपली भावंडे तर त्यांच्याही मनामध्ये तशी भावना उत्पन्न केली पाहिजे म्हणजेच आपण त्यांना आपलेसे करण्याचे उपाय शोधून काढण्याची तजदी घेतल्याखेरीज गत्यंतर नाही हाच अहिंसेचा मार्ग यामध्ये उत्तरोत्त दुःख उडून घेण्याचाच प्रश्न असतो अमर्याद सहनशीलता शिकावायची असते आणि जर तेवढे साधे तर अखेरीस चोर साव बनतो व आपल्याला सत्याचे अधिक स्पष्ट दर्शन होते अशा तऱ्हेने आपण जगाला आपले मित्र बनवण्यास शिकत असतो ईश्वराचा सत्याचा महिमा आपल्याला अधिक चांगल्या तऱ्हेने कळून येतो संकटांचा वार उचलावा लागत असला तरीही शांती सुख वाढतच जाते आपल्यामध्ये साहस किंवा हिंमत वाढते शाश्वत अशाश्वतमधील भेद आपल्याला अधिक चांगल्या तऱ्हे कळतो अभिमान गळतो नम्रता वाढते परिग्रह आपोआप झडत जातो आणि देहामध्ये साठून ढलेला मळ प्रत्येकही कमी कमी होत जातो ही अहिंसा म्हणजे आज आपण जी स्थूल अहिंसा पाहतो ती नव्हे कोणालाही मरावायचे नाही हे झालेच परंतु प्रत्येक कुविचार म्हणजे हिंसा होय उतावळेपणा म्हणजे हिंसा मिथ्या भाषण म्हणजे हिंसा द्वेष हिंसा होय कोणाचे वाईट चिंतने म्हणजे सुद्धा हिंसाच ज्याची लोकांना जरूर आहे ते आपल्या टॅब ठेवणे ही सुद्धा हिंसाच आहे पण आपण खातो ते जगाला पाहिजेच असते आपण उभे रहावे ते शेकडो सुक्षणजंतू असतात व ते चिरले जातात ही जागा त्यांची आहे तर मग काय आत्महत्या करावं तिकडूनही पार पाडता येत नाही देहाला कवटळण्याची वासना मनाने निषेध सोडावी तेव्हाच देह शेवटी आपल्याला सोडील ही निर्मोळ अवस्था म्हणजेच सत्यनारायण त्याचा साक्षात्कार उताळे बडून साधता यावायचा सा नाही देह हा आपला नव्हे आपल्या हाती मिळालेली ती ठेव आहे असे म्हणून त्याचा उपयोग होईल तो उपयोग करावा आणि आपला मार्ग कापित जावा मग लिहायचे होते सोपे लिहिले गेले कठीण तरीही ज्याने अहिंसेचा थोडा विचार केला आहे त्याला समजायला कठीण जाऊ नये एवढे मात्र सर्वांनी लक्षात घ्यावे अहिंसेविना सत्यचा शोध अशक्य आहे अहिंसा व सत्य ही एकमेकांशी इतकीच रखडलेली आहेत कि जशा काही नाण्याच्या दोन बाजू किंवा गुळगुळीत गुड़ सक्तीच्या दोन्ही बाजू त्यापैकी सुलटी कोणती आणि उलटी कोणती तरी पण अहिंसेला आपण साधन म्हणावे व सत्याला साध्य साधन आपल्या हातातील गोष्ट आहे म्हणून अहिंसा परमधर्म झाली सत्य म्हणजे तर परमेश्वर साधनाची काळजी घेतली तर कधी काळी साध्याचे दर्शन घडेलच एवढी प्रचिती पटली की जग जिंकले आपल्या मार्गात वाटेलची संकटे येवत बाह्यता पाहता आपल्याला वाटेल तितके अपयश येथेसे दिसले तरी आपण विश्वास न सोडता एकच मंत्र जपत असावे तो हा सत्य आहे तेज एक आहे सत्य हाच परमेश्वर त्याचा साक्षात्कार करण्याचा सा एकच मार्ग एकच साधन म्हणजे अहिंसा त्याच्याकडे काळत्रयी पाठ फिरुणार नाही ज्या सत्यरूप परमेश्वराच्या नावाने ही प्रतिज्ञा केली आहे तोच परमेश्वर तिचे पालन करण्याचे बळ देव